लोक अध्यावीस एक्के दिवशी येशिव मंदिरात लोकांना शिक्षण देत असताना व सुवार्थ सांगत असताना एकदा एक, एक मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक वडील जणांसह एकत्र एक वर त्याच्याकडे आले ते त्याला म्हणाले आम्हाला सांग कोणत्या अधिकाराने तू या गोष्टी करत आहेस तुला हा अधिकार कोणी दिला तेव्हा त्याने त्यास उत्तर दिले मी सुद्धा तुम्हाला एक प्रश्न विचारिन तुम्ही मला सांगा योहनाचा बाबतीस्मा स्वर्गापासून होता की मनुष्यापासून त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणाले जर आपण स्वर्गापासून मनावे तर तो म्हणेल तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही पण जर आपण मनुष्याकडून म्हणावे तर सर्व लोक आपण दगडमार करतील कारण त्यांची खात्री होती की योहान संदेष्टा होता म्हणून त्यांनी असे उत्तर दिले की तो कोणापासून होता हे त्यांना माहीत नाही मग येशुत म्हणाला मग मी या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो हे तुम्हाला मी सुद्धा सांगणार नाही मग तो लोकांना ही गोष्ट सांगू लागला एका मनुष्याने द्राक्षमळा लावला व तो काही शेतकऱ्यांना मोलाने देऊन बऱ्याच दिवसांसाठी दूर गेला हंगामाच्या वेळी त्याने नौकराला शेतकऱ्यांकडे पाठविले यासाठी की त्यांनी द्राक्षमळ्यातील काही फळे द्यावीत पण शेतकऱ्यांनी त्या नौकराला मारले व रिकाम्या हाताने परत पाठविले नंतर त्याने दुसऱ्या नौकराला पाठविले पण त्याला सुद्धा त्यांनी मारले त्या नौकराला त्यांनी लज्जास्पद वागणूक दिली आणि रिकाम्या हाताने परत पाठविले तेव्हा त्याने तिसऱ्या नौकराला पाठविले पण त्यालाही त्यांनी जखमी करून बाहेर फेकून दिले द्राक्षमळाचा मालक म्हणाला मी काय करू मी माझ्या स्वतःच्या प्रिय पुत्र पाठवतो कदाचित ते त्याला मान देतील पण जेव्हा शेतकऱ्यांनी मुलाला पाहिले तेव्हा त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणाले हा तर वारस आहे आपण त्याला ठार मारू म्हणजे वतन आपले होईल त्यांनी त्याला द्राक्षमाळा बाहेर फेकले व ठार मारले तर मग द्राक्षमळाचा मालक काय करेल। तो येईल आणि त्या शेतकऱ्यांना ठार मारील व तो द्राक्षमाळा दुसऱ्यांना सोपून देईल त्यांनी हे ऐकले तेव्हा ते म्हणाले असे कधी न हो येशुने त्यांच्याकडे पाहिले व म्हटले तर मग जो दगड बांधणाऱ्याने नाकारला तोच कोनशिला झाला असे जी लिहिले आहे याचा अर्थ काय जो कोणी त्याच्यावर पडेल त्याचे तुकडे तुकडे होतील परंतु ज्या कोणावर तो पडेल त्याचा चुराडा होईल नियमशास्त्राचे शिक्षक आणि मुख्य याजक यांनी त्याच वेळी त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना लोकांची भीती वाटत होती त्यांना त्याला अटक करायचे होते कारण त्यांना माहित होते की हा दाखला त्याने त्यांनाच उद्देशून सांगितला होता तेव्हा त्यांनी त्याच्यावर पाळ ठेवली आणि आपण प्रामाणिक आहोत असे भासविणारे हेर पाठविले त्यांची अशी योजना होती की त्याच्या बोलण्यात त्याला पकडावे म्हणजे त्यांना त्याला राज्यपालाच्या ताब्यात देऊन त्यांच्या अधिकाराच्या कक्षेत आणता आले असते अधिकारामध्ये सुपूर्त करता आले असते म्हणून त्या हैरानी त्याला प्रश्न विचारला ते म्हणाले गुरुजी आम्हाला माहित आहे की जे योग्य ते तुम्ही बोलता वो शिकविता आणि तुम्ही पक्षपात करीत नाही तर सत्याने देवाचा मार्ग शिकविता आम्ही कैसऱ्याला कर द्यावा हे योग्य आहे किंवा नाही ते धूर्तपणे आपल्याला फसवू पाहत याची यशूला कल्पना होती मला एक नाणे दाखवा त्यावर कोणाचा मुख वटा व शिक्का आहे ते म्हणाले कैसराचा तेव्हा तो त्यांना म्हणाला कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला द्या तेव्हा लोकांसमोर तो जे बोलला त्या त्या त्याला धरणे त्यांना शक्य झाले नाही त्याच्या उत्तराने ते आश्चर्यचकित झाले आणि शांत झाले मग पुनरुत्थान नाही असे म्हणणारे काही सदुके त्याच्याकडे आले त्याने त्याला प्रश्न विचारला ते म्हणाले गुरुजी मोशेने आमच्यासाठी लिहून ठेवले आहे की की जर एखाद्याचा भाऊ मेला व त्या भावाला पत्नी आहे पण मूल नाही तर त्याच्या भावाने त्या विधवेशी लग्न करावी आणि भावासाठी त्याला मुले व्हावी सात भाऊ होते पहिल्या भावाने लग्न केले व तो मूल न होता मेला नंतर दुसऱ्या भावाने तिच्याशी लग्न केले नंतर तिसऱ्याने थी तिच्याशी लग्न केले सातही भावांबरोबर तीच गोष्ट घडली कोणालाही मुले न होता ते मरण पावले, नंतर ती स्त्री ही मरण पावली तर मग पुनरुत्थानाच्या वेळी ती कोणाची पत्नी होईल कारण त्या सातांनीही तिच्या बरोबर लग्न केले होते तेव्हा येशू त्यांना म्हणाला या युगातले लोक लग्न करून घेतात व लग्न करून देतात परंतु जे लोक त्या येणाऱ्या युगामध्ये व मृतांच्या पुनरुथनामध्ये भाग घेण्यासाठी पात्र ठरतील ते लग्न करून घेणार नाहीत आणि लग्न करून देणार नाहीत आणि ते मरणार नाहीत कारण ते देवदूतासारखे आहेत ते पुनरुथनाचे पुत्र असल्यामुळे ते देवाचे पुत्रही आहेत जळ त्या झुडपाविषयी मोशेने लिहिले तेव्हा त्याने परमेश्वराला अब्रहामाचा देव इसाहकाचा देव आणि याकोबाचा देव असे म्हटले वो मेलेले सुद्धा उठविले जातात हे दाखवून दिले देव मेलेल्यांचा नाही तर जिवंताचा देव आहे सर्व लोक जे त्याचे आहेत ते जिवंत आहेत काही नियम नियमशास्त्राचे शिक्षक म्हणाले गुरुजी उत्तम बोललात तेव्हा त्याला आणखी प्रश्न विचारण्याचे धाडस कोणी केले नाही परंतु तो त्यांना म्हणाला ख्रिस्त दाविदाचा पुत्र आहे असे ते कसे म्हणतात कारण दावित स्वतः स्तोत्राच्या पुस्तकात म्हणतो प्रभु माझ्या प्रभूला म्हणाला तू माझ्या उजवीकडे बैस जोपर्यंत मी तुझ्या शत्रूला तुझ्या पायाखालचे आसन करीत नाही तोपर्यंत अशा रीतीने दावित त्याला प्रभु म्हणतो तर मग ख्रिस्त दाविदाचा पुत्र कसा सर्व लोक हे ऐकत असताना तो शिष्यांना म्हणाला नियमशास्त्राच्या शिक्षकांविषयी सावध असा त्यांना लांब झगे घालून फिरने आवडते त्यांना बाजारात नमस्कार घेण्यास सभासनात महत्वाच्या आसनावर व मेजवानीच्या वेळी मानाच्या जागी बसणे आवडते ते विद्वानची घरे खाऊन फस्त करतात आणि देखाव्यासाठी लांब लांब प्रार्थना करतात या माणसांना अत्यंत वाईट शिक्षा होईल